चतुर्थी होईल तेव्हा एकाशिवरात्री हे समोर देवा व्यक्ती समो यांचे पुण्य काय झाले आणि हे चतुर्थीच पुण्य काय झालं असं जेव्हा तुम्ही तौलिक दृष्टीने विचार करा तेव्हा तुम्हाला कळेल कि चतुर्थीच महत्व काय आहे या पाणीला माहीत ही नाही कि चकुर्थी काही असते आणि ती काही करता येते वगैरे वगैरे ती यंत्रित शैली सहज झाली पण त्याचा परिणाम परिणाम देवराज इंद्राला पुण्य मिळण्यामध्ये झाला म्हणजे पवित्र तम लोकाच्या संपर्कात आलो कि त्याचा परिणाम होतो म्हणून नमस्कार करण्याची पद्धत आहे जे आशीर्वाद घेण्याची पद्धत आहे डोक्यावर हात ठेवण्याची पद्धत आहे त्या पवित्र माणसाचा स्पर्श आपणारा व्हावा त्याच्या पायाचा स्पर्श आपणारा व्हावा वगैरे वगैरे त्याच्या मागे भावना आहे आणि या भावनेनं तुमची पायधूण आमच्या घडी पडावी पायधूळ लोक याच्या पायदूं काय होते पण त्याची श्रद्धा ती असते त्यामुळे ते आमंत्रण येतं याच्यावरच्या श्रद्धेच ते फळ आहे आणि मग त्या माणसाचं काम होतं याचं हो की दुसऱ्याचं काम होतो माझा जो चतुर्भुज्याचं मी आता मागे वर्णन केलं होतं ते लोकाला पावतो अर्थात आम्ही नवस करतच नसल्यामुळे आम्हाला पावण्याचा काही प्रश्न नाही आमच्या ठरलाच ज्यांना बरं ती उपासा करायची म्हणजे करायची त्याला काय द्यायचं तर तो देईल त्याला काय मागायचं आता मी लोकांना जर सांगतो काही मागू नका तर मला मागायला काय जागा त्याच्यामुळे त्याला कळतच काय पाहिजे ते चाललंय आतापर्यंत तरी काही अडचण नाही पुढे येण्याचं आता काही फार राहिलं नाही बहात्तर सात जण आलेले आहेत आता काय आता काही पुरा बहात्तर तर नाहीतच काही झालं तरी मग बहात्तर जरी निभवलं पुढचं निभावत आलच हा माझा भरोसा आहे आणि मग चमन चाललाय काही माणसं आहेत इथं आता सध्या इथे आमचं घर पाहून आलंय विचारा त्यांना कसं काही नाही ह्याचा गप्पा करतो आणि साडेतीन रुपये महिना मिळवतो त्यांना आमचा खर्च साडेतीन हजाराचा आहे दोघ जण एक देतात आणि चौदाशे रुपये मिळतो मस्त मजेत आणि त्याच्यामुळे चांगले बरोबर करायला ताकद दिली आहे करावा अस सगळं जीवन मजेत निभल शेतू लावला आहे माझं कितका म्हणतो सिद्धीपती आहे आम्ही थोडी फिरवायचं नाही कामा आणि जर फिरवली तरी ते लागतच काही कामाला असं नाही मगच्या वेळेचा आपला इथला मोरगावचाच अनुभव आहे पैसे मिळाले ज्या उद्देशाने मिळाले ते उद्देश तसाच पडला दुसरेच पाच हजार आम्ही इथे ठेवले कल्पना ही होती कि जर सात हजार ठेवले तर पन्नास रुपये महिना त्याच्या पुजाऱ्याला देता येतो इथलं राजकारण गावातलं अडवाळ आणि झालं तिसरंच ते पैसे बाराशे रुपये बँकेत पडले ते अद्याप बँकेतच आहे आणि इकडे आपा आम्हाला सूचना करतात मागायचा काळ आहे म्हणून आम्ही तीसशे पस्तीस केले पण पन्नास कडे आमच्यातच टाकत नाही तर ते ताकदय आमची कल्पना हे दोन हजार आले ते बाराशे आले आता त्याचे आता वाढता वाढता वाढले असतील ते मागे बसला एक नक म्हणून त्याच्याकरता सांगतोय ते त्याच्यातलं एक आहे हे जे या पैशात बसले यांच्याही करता सांगतो यांच्या भागाच्या हातातलं ते असं जे मिळल ते तिथलंच काहीतरी झालं म्हणजे ते त्याच्या इच्छेत येईपर्यंत ते लाईला लागत नाही हे आपोआप सिद्ध आहे की नाही म्हणून पैसा मिळवणंही कठीण आहे आणि मिळवलेला पैसा खर्चा हो, त्या कार्या करता खर्च करणं तेही कठीण आहे तेही सुखा सुखी नाही मग त्याचे कारण कोणतेही असत आणि निर्माण काही हो पण मनासारखं होत नाही मनासारखं त्याच्याच होते आपल्या मनासारखं काही होत नाही याच्याकरता हे सांगणं चाललं तिथले दोन तीन मग इथे आहेत विषय निघाला होता म्हणून सांगून टाकलो नाही त्याच्यामधून माझ्या प्रपंचाचं काही आणलंय असं काही नाही पण जर समजा पाच सात केले तर यांना पन्नास देता येतात आणि ये ते बोलत नाही पण त्यांच्या काम कसं होणार अशी काहीतरी एकमेकांचे रानबंध असतात आणि ते चालत राहतात चालत राहतात हा तर विचार येतो त्या दिवशी त्याचा विचार होत असतो असा चतुर्थीचा ज्या आज वेळ महाशिवरात्री हे समोर ठेवताना विचार करा तेव्हा त्याची कल्पना येत आहे तो गेला पण इथं त्या बाईन केल्यापासून इंद्राच विमान चाललं पुण्याच प्रमाण करण्याच्या वेळा याचा विचार जास्त करता येईल आणि त्या तंत्राप्रमाणे करा म्हणजे ते कळेल अशा याच्यामध्ये राजा शूरसेनाचं विमान निघून गेलं आणि ती चतुर्थी राजानी केल्यामुळं सगळं गाव नेण्याकरता गणेशाचा सगळ्या नागरिकांना सोडून काही भोगलं नाही मी विमानात कसं असणार राजा तू इतका भाग्यशाली आहेस काल सगळ्या गावाने व्रत केलं त्याच्यामुळे सगळ्यांना घेऊन चाल सगळ्यांना घेऊन चाल म्हटल्यावर त्याचा हाण न गालाच गणेशाच विमान मुळे ना त्या मोदक प्रमोद राजा या खाली का याने काय केलंय असं इंद्राचं विमान पडते तुमचं उडत नाही काय भानगड काय या म्हला अरे हा पूर्वजन्मा मध्ये एक वैश्य होता फार भयंकर मनुष्य होता त्याच्या हा ब्राह्मण होता बुध नावाचा यानं ना आई मारली बाप मारला यानं बायको मारली अनेक वेश्या संगतीला ठेवल्या काही खाण्यापिण्याचं कमी केलं नाही काही खाल्लं याच्या पापाला गमती नाही आशा आनंद अनेक वर्ष त्या नरकामध्ये बहुतो आज तुझ्या इथे वैश्य म्हणून जन्माला आलाय आणि याच पाप अस महाराज आपण दयासागर आहात यासारखा माणूस इथं ठेवून जाणं हे भविष्यकाळच्या लोकाला केवढायक होईल म्हणून याला माझ्याच बरोबर नेलं पाहिजे तरच काही जमेल याच्या पापाला काही प्रायश्चित्त नाही का कोणतरी प्रायश्चित्त असेल ते मी गणेशदूत म्हणतात काय भाग्यशाली माणूस आहे याला पाट्याची केवढी गरज आहे माझ्या राज्यातला प्रजाधान याला म्हणतात राजा लोकांच रंजन करतो तो राजा लोकांना पिळून खातो त्याला राजा म्हणायचं नाही म्हणे आज इतका टॅक्स बसवला हो म्हणजे दुसरा बसवा अरे पहिला तर असेल होईला तर दुसरा काय पण याला काय जरूरत आहे तुझ्या इतका पैसा आहे तितका का याला राजा म्हणत नसतात हे राजे आहेत पोथीतले आणि यांच्या करता कथा आहेत महाराज सुरसेन म्हणतात काहीतरी प्रायश्चित्त सांगा करता मी करे, आणि त्या पुण्याने याला आपल्या बरोबर घेता येईल अशी जेव्हा परिस्थिती लोका करता तुमच्या मनात दया निर्माण होईल तेव्हा मग गणेश दूध प्रसन्न झाले राजन धन्यश तू याच्या कानात एकदा गजानन म्हण कि याचा उद्धार जेव्हा राजा शूरसेना सारख्या महापुरुषांनी अट्ट धरावा लागतो जेव्हा गणेश दूतानी म्हणावं लागतं की आता गजानन म्हण तेव्हा एकदा गजानन म्हटलं कि काम होतय आपण पन्नास माळा तोडाव्या लागतात तेव्हा काम होतय या करताय प्रचलित कथान काय का प्रचलित बातम्या झाले सगळ्यात जातीचे झाले हिंदुस्थान सारखा भाग्यशाली देश नाही अमुख हे कोणती जात अशी नाही की ज्याच्यामध्ये कोणी विशेष महात्मा झाला नाही अशी जातच जगात नाही पक्क काहीच नाही नक्की मुसलमान कि नक्की हिंदू असा ज्यांच्या जन्माचा मतभेद आहे असे साधू पुष्कळ झाले त्याच्यात कबीराचा नंबर सगळ्यात मोठा मग हे साईबाबासारखे पुष्कळ त्या पंधात लोक येतात की नक्की कोण आहे मुसलमान आहे की हिंदू आहे दोघे मानतात आणि तितक्यात प्रेमाने मानतात या एक ब्राह्मण पोट दुखीनं अतिशय गाजलेला मराई करता काशीला आला काशीला मरायची फार चांगली ज्याला पोहता येत नसेल दोन पाऱ्या खाली उतरला की गंगा तयार का प्रचंड वेग आहे तिचा आणि इतके मजेदार प्राणी आहेत कि कुठे गेले तुम्ही त्याचा काशीला आजही काशीची ही पद्धत आहे की भूताळचे खेड्यापाड्यावरचे माणसं जर बिमार झाले तर त्यांना घरी मरण्यापेक्षा काशी लाटतात चित्तेचशानात <laughs> नेऊन ठेवतात जेव्हा पहिल्यांदा गेलो पिढ्याच जे सांगितलं दुसरं चरित्राताडी म्यात घालून राहिले तिला म्यान्यात घालून राहिले सोळा सतरा जण लंब्या चवड्या काढून बसले पानबिन खातायत चाटक त्या बुडीचं खोट हलतायतंत माता काय आणकडे म्हणून आमचं जागे जागतो काय किंवा हिंदी बोलो क्यू अरे मरेगीर मरे <laughs> काजी भाई बोले इधर घर मे मरण फायदा काशी मे मरणा संपन्न है वाली है, में पैसा लाई आहे लाईव्ह समजू आजकाल न मरायतो की नाही अशा काही पद्धती काशीला आहेत हे ब्राह्मण मराय करता गेला आता मरायचारस जसं क्षेत्र मोठ तसे तसे टार्गट तिथं जास्त पैसा फुकट मिळतो काम काही नसतं आणि मग माणसाची बुद्धी बसवून देतात त्याच्यात काही जणांनी सांगितलं ब्राह्मण उगाच मरतो बिचारा दुसऱ्या जणांचा करायचं आहेच ना इथे या लोकडीत कबीर राहतात यालाही वाटलं मलाही असतं एवढ्या मोठ्या माणसाचं दर्शन घेऊन गेलं काय कबीर म्हणून ते, ते ब्राह्मण कबीर करता त्या लोकडीत गेला याचा दैव असा अजब की झोपडीत कबीराचा पत्ता नाही त्या अंगणात दरबडा डोळा जर ते कबीराच्या जवळ एक बाई राहत होती कमाल नावाची ती बाई दिघाली बाहेर तिने कि महाराज त्याची तडपड तडपड किंवा अरे बोले राम राम राम तीन दफेक आता हिला कुठे बोलत बसता पोट टुकत होतो तिला बरं वाटावून तिची कटकट नको म्हणून यानं तिंडा राम राम राम खटख थांबलो आता यानं गोराने जाऊन त्या बाईची पाय धरायचा प्रयत्न केला ती बिचारी मागासारखली ब्राह्मण लंबा च्या एवढा आणि हे महाशय बाहेरून आले घ्यावरा पेट हमने इसको रा तीन दफे जे झोपडी फरक मुगवान का तीन दफे न पडता एक दफे लिया कि काम है। तुम कबीर हो ब्राह्मण आहे संवाद अशी ज्या दिवशी तुम्ही भक्ती करा त्या दिवशी एकदा मोर्या म्हणलं की काम होते। होत आहे पण जोपर्यंत कबीर होत नाही तोपर्यंत हजार माळा थोडा वेळा लागतात तरी काही होत नाही म्हणलं की काम होत मग त्याचा त्याचा उपास्य देऊच राम होतो म्हणून पण त्या कबीराला विचारलं का आम्ही किती वेळ राम म्हणायचं कबीर म्हणतात राम राम, राम रटते राहो ये तुमारो काम कविक परि हेनावर तुमचे शब्द जाऊन पडतील तेव्हा तुमच काम होईल आता इथला परमात्मा शूर पकडलाय हरवतच राहतो त्याच्यात तुमचा आवाज पोहचेल त्या दिवशी तुमच्याकडे पाहिजे तो पर्यंत कसा पाहिजे म्हणून तुमची धुत इतकी पाहिजे कि त्याचे फिरते कान थांबले पाहिजे त्याच्या कानावर तुमचं सहस्र लाम पाहिजे आणि त्यानी म्हटलं पाहिजे वरमृही हे या चतुर्थीतून होत आहे म्हणून अशी चतुर्थी करा की तशी कृपा होत आहे बाकीच चा उद्या सांग उद्या नाही परवा उद्या सुट्टी राहील उद्याचा कार्यक्रम रात्रीचा बंद राहील सकाळचा फक्त एक पाच अध्याय वाचल्या जातील आणि सकाळचे अर्ध्या तासामध्ये आटपून घेतलं जाईल पुढे देऊ सगळ्या भक्ता करता राहील आणि परमात्मा त्या घडी मध्ये आमच्या दोन आम चार जणांकडे लक्ष द्यायला त्यांना खूप होत नाही ओ नमस्तस्मशायनेगर शोषणे प्रकाशक योगिनाथित स्वानंदेशेशानं महावाक्यस्वृतीधरुत भजे सिंदूरोधू तिलक विलसित चारुगौरावरागम गणे द स्तमुखकमोतरातराबीम शुद्ध काशाय वस्त्र योगींद्र श्री गणेशं परमगुरुवार्यंगलमूर्ती महाराजा श्रीमद्गिरीजा सुत योगींद्राचार्य स्वामी महाराज गी जय श्रीमद्गणेश योगींद्राचार्य स्वामी महाराज गी जय श्रीमदुशधारी सद्गुरुंद्र महाराज गी जय श्रीमद हैरमराज सद्गुरू योगींद्र महाराज गी जय श्री नगरभैरवराज महाराज की जय श्री संत श्रेष्ठ महाराज की जय भगवान महर्षीमुक्ष प्रजापतीला गणेश चरित्र सांगताना चतुर्थ खंडाचा सा विचार चालला आहे जगन नियती व्यवस्थित राहण्याकरता परमात्मा ब्रह्मदेवानी चतुर्थी नावाची देवता निर्माण केली या चतुर्थी देवतेनी आपल्यापासून शुक्ल पक्षातल्या चतुर्थींनी चौदा आणि कृष्ण पक्षातल्या चतुर्थींनी चौदा अशा तिथ्या निर्माण केल्या हिच्या प्रत्येक अवयवातून एक एक तिथी निर्माण झाली ही एकच चतुर्थी शुक्ला आणि कृष्णा अशा प्रकारची झाली म्हणून गणपत्यांनी यथा शुक्ला तथा कृष्णा जशी शुक्ल पक्षातली चतुर्थी करावी अशीच कृष्ण पक्षातलीही करावी असाच नियम ठरलेलेला आहे त्या पद्धती कारण ती एकच देवता भक्तांच्या नाना प्रकारच्या कल्पना पूर्ण करण्याकरता अनेक प्रकारचे कार्य पूर्ण करण्याकरता दोन माध्यमातून कार्य करत असते त्यामुळं चतुर्विधा संचित जे काही आहे ते सगळं तिच्या कृपेने दूर होतं आणि असंचिताचा नाश होऊन जे काही नको आहे ते नष्ट होऊन पाहिजे आहे ते मिळतं अशा प्रकारची अद्भुत सिद्धी देणारी जी तिथी तिला चतुर्थी असं म्हणतात या चतुर्थीच उत्पन्न होण्याचं कारण काय तिला भगवंताचा मिळालेला वर कसा ती द्विधा रूपाने कशी प्रगट झाली तिच्यातून इतर तिथ्या कशा निर्माण झाल्या याच वर्णन भाग करण्यामध्ये शुक्ल पक्षातली चतुर्थी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला निर्माण झाल्यामुळं या भाद्रपद शुद्ध चतुर्थीचं शुद्ध पक्षाच्या चतुर्थीत सर्वात जास्त महत्व आणि बद्यपक्षाच्या चतुर्थीत माघवध्य चतुर्थीच काल झालेली जी चतुर्थी जा प्रकार दो विशेष प्रकार चतुर्थी विश्वास पूर्ण प्रत्येक चतुर्थी एक स्वतंत्र कहानी संगित है ती तीन प्रकार तीन प्रकार चेहत्विक राजसम सर्व प्रकार प्रभु कड़ी का समर्पण अभी धारणा नंबर भक्ता की अतिशय सूणी तीन को गोष्ट कर आणि आणि त्याच्या करत नंबर चे जे रजोगुणी टा निक्ग निकास्त जोर कर्म मार्ग हाथ लोक व्याप है अभी एक कल्पना त्याच्या प्रकारचे साथीदार त्याची करून देत असतात आणि ते म्हणतात कर्मचा शुद्ध हृदय भेद बुद्धिर्मोपेक्षा जगामधला कोणताही माणूस आधी ज्ञानी असत नाही आधी तो कर्म करणारा असला पाहिजे कर्मोत्तर भक्ती निर्माण झाली पाहिजे आणि भक्तीपूर्वक ज्ञान निर्माण झालं पाहिजे त्या ज्ञानानी साधकाचा उद्धार होतो पण इथे कर्मकषार्ञानोत्तरा तर भक्तीच्या नंतर भगवत तत्व मिळत असत अशी नेहमीची मान्य आहे हे झाले नंबर दोन चे भक्त हे काही कामनिक व्रत करणारे लोक आहेत इतकी इच्छा पूर्ण झाली की पुरे नंबर तीनचे भक्त आहेत तमोगुणी सांगितलेलं जे आहे ते नाही करायचं मला वाटतं म्हणून करायचं तू कोण तुला वाटण्याचा संबंध काय नाही म्हणून त्यांनी त्यावेळेला सांगितलं असेल पण आता आपल्याला झपत का पण तुला कुणी सांगितलं करायला असं आपल्याच मनाप्रमाणे काहीतरी ठरवून जे करतात ते तमोगुणी भक्त म्हणून समजल्या जातात आणि त्यांना फळ तमोगुणीच मिळतात कोणत्याही माणसाने कोणतंही कार्य जसं केलं तसे फळ मिळतात देवाने सुद्धा तमोगुणी कार्य केलं तर त्याचे फळ देवालाही तमोगुणी मिळतात माणसानी तमोगुणी कार्य केलं तर माणसाला आणि दैत्यानी केलं तर मिळतच मिळत दैत्यानी जरी सत्वगुणी कार्य केलं तरी त्याला सत्वगुणी था मानवानी केलं तर मानवालाही सत्वगुणी मिळतं आणि देवानी केलं तर देवांना मिळतच असे जे कोणी ज्या कोण्या माध्यमातून भगवंताची उपासना करत असतील त्यांना त्या प्रकारचं फळ मिळत असत या तंत्राप्रमाणे प्रत्येक खंडात एका एका आपल्या शरीरामध्ये असणारे जे आठ विकाराला विकार मुदगल पुराणकाराने सगळ्यात आपल्या शरीराचं उत्तम ज्ञान जितकं मुदगल पुराण लोकांच्या समोर स्वच्छ ठेवतो इतकं कोणतंही पुराण ठेवत नाही म्हणून आपल्या शरीरामध्ये काम क्रोध लोभ मोह मद मत्सर असो सोडा, सोडा, सोडा, सोडा, सोडा, सोडा, सोडा, दंभ सहारा प्रत्येक उपदेश करता मत सोड़ा मच्छर सोड़ा दंभ सोड़ा बिचारा बोहा हे तू कोड का अगली मुंगी पास ब्रह्मदेव पर्यत जित जीवन प्राणी जग मध्य या सगळ्यांच्या मध्ये आठ प्रकारचे विकार असतात लोभ सगळ्यामध्ये असतो कुणाला कैलासाला जाण्याचा लो लोभ असेल कुणाला नक्कीच जाण्याचा लोभ असेल एकूण लोभ असेल जसं आचरण तुम्ही कराल तसं त्याचं पुढे फळ मिळेल पण लोभ सगळ्यामध्ये असलाच पाहिजे मच्छर सगळ्यामध्ये आहेच पण तो मच्छर हा जर पाच वेळेला मोरगावला गेला तर मी पंचवीस वेळेला जाईल असा, असा वाटतो हा पाच वेळ जातो का मी याची गादी पंक्चर करून टाकी असा मन्सर नसावा याला मनसर म्हणत नाही याला मूर्त म्हणतात याला मनसर म्हणत नाही अशा प्रकारे हे नसतील तर काहीच करता येणार नाही कोणाला म्हणून या, या आठही अत्यंत अपेक्षा आहे अभिलाषा आहे जरुरी आहे म्हणून हे आठही प्रत्येकाच्या जवळ असणारच हे फक्त तुमच्याच बाबतीने असावीत तुम्ही त्यांच्या स्वाथी नसावं एवढ या प्रत्येक खंडाचं मत आहे आणि करता एक एक भगवान जसे विकार आपल्या शरीरात आहेत असे वक्रेधराज धूम्रण हे आठ विनायक या आठ विकारावर सत्ताच येऊन आपल्या शरीरामध्ये आहेत आणि यांच्या माध्यमातून या अष्टविनायकाच्या माध्यमातून मध्यभागी बसलेला जो परमात्मा त्याची सगळी उपासना चालत असते त्याला मयुरेश असं म्हणत असतात मयुरा म्हणजे माया ही माया आहे सगळी भोवताल पसरलेली आणि तिच्यावर ज्याचं नियंत्रण चालतं त्याला मयुरेश असं म्हणत असतात आता या चौथ्या खंडामध्ये यांच्या पैकीचा जो चौथा विकार पहिल्या खंडामध्ये मच्छर सांगितला दुसऱ्या खंडामध्ये मत सांगितला तिसऱ्या खंडामध्ये मोह सांगितला आणि चौथ्या खंडामध्ये लोभ सांगतात या मच्छरासुराला मारण्याकरता भगवान वक्रतुंड निर्माण झाले मधासुरा करता एकदंताचा अवतार झाला मोहासुरा करता महोदराचा अवतार झाला आणि या लोभासुराकरता गजाननाचा अवतार झाला अर्थात प्रचलित अष्टविनायक आहेत याचा या मुद्गला अष्टविनायकाशी काही संबंध नाही अर्थात हे क्षेत्र काहीतरी आहेत असंही नाही गणेशाचे जे एकवीस महाक्षेत्र आहेत त्यांच्यामधले सहा महाक्षेत्र या आजच्या प्रचलित अष्टविनायकामध्ये आहेत आणि तो या महाक्षेत्राचे उपक्षेत्र हे त्याच्यामध्ये अंतर्भूत झाले आहेत मुख्य कल्पना ही आहे निदान गणेशाच सर्वोपरी श्रेष्ठ क्षेत्र जे मोरेश्वर ते तरी साधकाने त्याची तरी यात्रा करावी हा सगळ्यात पहिला उद्देश पुराणकाराचा आहे जर मोरेश्वराची यात्रा केलीच तर त्याच्या भोताल असणारे जे गणेश क्षेत्र यांची तरी यात्रा करा ते नेमके आठ आठ बाजूला असल्यामुळं त्यांना अष्टविनायक म्हणण्याची प्रचारात आहेत आणि यांचा प्रचार आज जास्ती बोलबाल्याने होत असतो याच्यामध्ये मठ आणि होझ दोन उपक्षेत्र आहेत बाकीचे सगळे सहा मोरेश्वर सिद्धपेठ रंजणगाव थेऊर लेण्याद्री मठ हे काय त्याचं नाव होत सिद्धटेक हे सगळे महाक्षेत्र आहेत सहा आणि मठ हे दोन फक्त उपक्षेत्र आहेत उपक्षेत्र म्हणजे महाक्षेत्रामध्ये ज्या कुणा ऋषी देवांनी विशिष्ट अनुष्ठान केलं असेल त्याला लवकर फळ मिळावं म्हणून इतरांनी त्याच्या पूर्ती करता केलेलं जे अनुष्ठान आणि त्यावेळेला परमात्मानी प्रसन्न होऊन त्यांना दिलेले वर याला उपक्षेत्र असं म्हणतात जस लेनण्यात्रीच उपक्षेत्र ओझर आहे देवी भगवती पार्वतीच्या घरी लवकर परमात्मानी जन्म धारण करावा आणि सिंधु नावाच्या दैत्याचा वधा करावा म्हणून सगळ्या देवांनी ओझरला अनुष्ठान केलं आणि जगदंबा पार्वती लेन्यात्री ला करते याला उपक्षेत्र असं म्हणतात असे दोन उपक्षेत्र आणि सहा महाक्षेत्र आहेत या सगळ्या क्षेत्रामध्ये मोहरेश्वराचं महत्व सर्वोपरी श्रेष्ठ असं सांगितलेलं आहे त्याच्याकरता पुढचं सगळं खंड सहा जेव्हा येईल तेव्हा त्याचा विशेष विचार करायचा आहे आता सध्या या चतुर्थ खंडाचा विचार सुरू आहे चतुर्थी व्रत गणेशाला अत्यंत आवडणार असल्यामुळं ते सांगितलं या व्रतामध्ये जे तीन प्रकार सांगितले यात पहिला सात्विक प्रकार आहे उद्यापन वगैरह नहीं कर चतुर्थ कर फायदा व्रत केताप्ति करता चतुर्थी उद्यापन करता संग्त जन्न पूर्वी तो गोष्ट अपने शक्ति प्रमाण आपल्या शक्तीप्रमाणे म्हणजे शक्ती ईश्वराला झाकून नाही तुमची काय ऐकत आहे ते ईश्वराला माहित आहे तिथे उगाच कद्रूपणा करणं याला आपली शक्ती म्हणत नसतात कोणतेही कार्याला यज्ञ म्हणतात यज्ञ त्या पद्धतीने होतो कि यज्ञाच्या बायकोचना वाणा ज्या पद्धतीनं दक्षिणा दिल्या जाईल त्या पद्धतीने यज्ञाचं फळ मिळत अशी यज्ञाची आणि दक्षिणेची जोडी आहे आणि त्याच्यानंतर तो तृप्त झालेले मनुष्य आशीर्वाद देतो किंवा तृप्त झालेला भगवान त्याच्यावर कृपा करतो म्हणून जसा जसा यज्ञ असेल त्या यज्ञाला शोभण्यासारखी दक्षिणा असावी म्हणजे त्या यज्ञाचं फळ मिळतो या तंत्राप्रमाणे उद्यापन करावं या उद्याप्रमा उद्यापनात वित्त साध्य ताकद असताना कद्रूपणा करू नाही आणि तस व्रत केलं म्हणजे त्याची सांगता होण्याकरता एक चांगला मोठा मंडप तयार करावा पोथीची भाषा प्रगल आणि त्यावेळेच सगळं हिंदुस्थान अत्यंत समृद्ध आहे त्यामुळं त्यांना काही काटकसा अशी काही कल्पनाच नाही म्हणून चतुर्द्वार सुशोभेत असा एक मोठा मंडप करावा त्यामध्ये सुवर्णाचं आसन करावं वेदी करावी चार बाजूला चार वेदी कराव्यात मध्यभागी अत्यकुंड करावं ज्या ज्या पद्धतीचा यज्ञ असेल त्या पद्धतीनुसार ते कुंड लहान मोठा असावं सगळ्यात लहान कुंड यजमानाच्या हाताप्रमाणे सव्वा हात लांब आणि सव्वा हात रुंद असावं मग नंतर यज्ञाचा जसा जसा प्रकार मोठा असेल त्या त्या पद्धतीप्रमाणे कुंड काही वेळेला एक कुंडाने यज्ञ होतो काही वेळेला पाच कुंड काही वेळेला दहा काही वेळेला शंभर आणि काही वेळेला हजार कुंडाचा यज्ञ होतो जशा जशा प्रकारचे यज्ञ असतील त्या, त्या प्रकारे कुंडाची मंडपाची मानणी केलेली असते याला कुंड मंडप शास्त्र असं म्हणत असतात याचा तयार कराव्या मंडप बांधाव्या कसा कुंड कसे बांधावेत याच्यात कोण्या कोणी जावं ब्राह्मण कसे असावेत त्यांची योजना कोणत्या ठिकाणी कशी करावी इत्यादी सगळ्या सांगो बांग विचार ज्या असतो त्याला यज्ञ असं म्हणत असतात अशा गणनांतवा हा सगळ्यात महत्वाचा मंत्र असल्यामुळं आणि त्याच्या व्यवस्थित सुवर्ण कलशावर पूजा करावी आणि यथाविधी पूजा झाल्यानंतर ते सगळं पीठ म्हणजे तो ओटा त्या ओट्यावर असणार आस्तरण कोणत्याही ग्रंथाची कोणत्याही देवाची पूजा करायची असेल म्हणजे त्याच्या खाली घातलेलं जे आसन त्याच्या सहवर्तमान ते ब्राह्मणाला दान करव। अशी नेहमीची पद्धत आहे म्हणून निरनाळ्या प्रकारच्या पीठावर निरनाळ्या तऱ्हेचे यंत्र काढलेले असतात कुठे सर्वतोभद्र असत कुठे लिंगतोभद्र असतं कुठे महाभद्र असतं कुठे गणेश यंत्र असत कुठे दुर्गा यंत्र असत कुठे श्रीयंत्र कुठे सप्तशती महायंत्र वगैरे वगैरे जशा जशा प्रकारचे यज्ञ असतील तसतसे निरनाळे यंत्र असतात निरनाळे मंत्र असतात आणि निर्मळ कार्य असतं त्याला यज्ञ असं म्हणतात असा उद्यापनाचा विधी करावा आणि दुसऱ्या दिवसापासून ते व्रता सोडून द्यावं हे बरोबर नाही आता सध्याची पद्धत तीच आहे चतुर्थ्या उजवतात उजवणं म्हणजे उद्यापन करणं उद्यापनाचा भ्रंश झाला उजवलं चतुर्थी उजवली की दुसऱ्या चतुर्थी करायची नाही हे बरोबर नाही काम झाल्यावर करायची नाही काम झाल्यानंतर जो नियम घेतला आहे तो ज्या काटेकोर पद्धतीत काम होण्याच्या पूर्वी करत होता त्या थोड शैथिल झालं तर चालेल इतकाच त्याचा अर्थ परंतु याचं काम झाल्यावर यानं चतुर्थी सोडून द्यावी काम झाल्यावर वैष्णवानी एकादशी सोडून द्यावी काम झाल्यावर शैवानी शिवरात्र सोडून द्यावी याला उपासक म्हणत नाही आम्ही महादेवाचे उपासक आहोत महाशिवरात्र काय आम्हाला धाडिन नाही महादेवाच्या भक्ताला महाशिवरात्र धाडतील नाही मग महादेवाचा भक्त कसा ओळख्याचा नाही म्हणतो वारकरी आहे आणि एका करत नाही नसतोच एकादशा करत नाही त्याला वारकरी म्हणतात का नाही म्हणून उद्यापन केलं उद्यापन केलं म्हणून एकादशी सोडून द्यायला सांगितली का जसे कोणतेच पर्यंत सोडायला सांगितले नाही अशी चतुर्थी उद्यापन केल्यानंतर सोडून द्यायची नसते ती करतच राहायची किती दिवस करायची तुमचं काम झालंय त्याची आठवण तुम्हाला आहे तो करायची भगवंताच कोणतही का काम तुम्ही जन्मभर करायचं किती दिवस करायचे याला काही मर्यादा काही नाही जो भोजन आहे तो पर्यंत भजन करायचं ज्या दिवशी भोजन सुटेल त्या दिवशी भजन सुटेल तर चालेल परंतु भोजन सोडायच्या गोष्टी कोणी करत नाही भजन सोडायच्या करतात आणि चिडले तर देव सोडतात बाकी काहीच करत नाही म्हणजे काय भर झालं जे या मोर्याला येण्याला सुरुवात झाली तेव्हा सगळं सध्या ना चाला नवरा मेळा पोरब मग काय केलं नाही म्हणून मी देवळात त्यांना सोडूनच जेवण खाण कपडे घालणं हे काही सोडलं मेलं नाही का नवरा मग जेवण सोडलं का जेवण सोडलं नाही तर देव सोडायचं काय काम होत पण जेवण आवश्यक आहे असा मोर्य आवश्यक नाही म्हणून तो केला सोडून त्याने कधी तुम्हाला आधी पाठवलं होतं की तुम्ही येतात तुम्ही नाही आला तर मला भाय वगैरे होईल माझ्या देवळात कोण आहे तुमच्याशिवाय असे कधी त्याने तुम्हाला विनंती केली कधी पत्र पाठवलं होतं तुम्ही तुमच्या करता गेला आणि ती गरज झाली की त्याला विसरला भगवान म्हणतो बरता आता नवरा राहत नाही बोरग राहत नाही आता बायको राहत नाही असं होतच पुन्हा चला देवडात म्हणजे याला याच्या स्वार्थाची गरज आहे देवाच्या कृपेची गरज नाही हा नंबर दोन चा भक्त नंबर तीनचा तर फारच उपद्याप आता देवळात जातो म्हणून सांगून पुण्या हटलच जायचा आणि मग ओरडायचा त्यानं बुद्धी दिली त्यानं तुला शेण खायला सांगितलं होत का तू का खाल्ल त्या करता सांग या चतुर्थीचा एक सुटसुटीत व्रत सांग अनंत लोक आहेत की ज्यांचा पैशाशी संबंध फार कमी येतो त्यांना श्रद्धा नसते असं नाही मग त्यांना काही करता येण्यासारखं आहे की नाही आहे पंद्रह एक दिव्य व्रत है एक पैसा खर्च नहीं पंद्रह व्य चतुर्थी फिर एक दिवस शुद्ध चतुर्थी सुधा नहीं व्यचतु सूर्योदया सग अंधी का नेहमी करता हे लक्षात ठेवावं की जे कोणतं मोठं अनुष्ठान असेल त्यावेळेला रोजच आपलं अन्न छोटं करा आणि मोठ्या अन्न त्याच्या वेळेला आपण हजर राहा याला महत्वाचं व्रत म्हणत असतात माझा पाच माळा जपवायचा होता म्हणून मी येऊ शकलो कोणी सांगितलं तुला पाच माळा करायला तीन कर दोन कर एक करण्या करत बस पाचच्या जागी दहा कर परंतु तोपर्यंत तू पाच माळा करून कसं होईल म्हणून आधी महत्वाच्या कामावर जास्त लक्ष द्यावं आणि रोजच्या अन्नकावर त्या मानाने कमी लक्ष द्यावं ते सोडून द्यावं असं नाही पण त्यावर कमी लक्ष द्यावं याला सात वाजता एखाद्या गाडीने जायचंय आणि आता हा माळा करायच्या शिवाय कुठायचा राहील गाडी तापते कायच्या करता नाही म्हणजे काय विचित्रच लोक काय माझ्या माळा होऊ दे नाही तुला कोणी सांगितलं होतं बदल वेळा माळा करायला म्हणून जे कार्य महत्वाचं आहे ते आधी करावं नंतर बाकीचे गावणं कार्यक्रम काही वेळेला प्रभूची इच्छा असली तरच ते आता हे पोथीची गप्पा राहिली नाही नशिबात असेल त्यालाच मुद्गल ऐकायला मिळतो असं इथं पहिल्या दिवशी सांगितलं होतं हे काका त्याला प्रत्यक्ष साक्ष आहेत हे त्याच्या करता थांबले इथे धामधाम सोडून पोराला पत्र पाठवून मुद्दाम नवरा बायको दोघे बिचारे इथं थांबले आणि काल भगवान म्हणतो नाही तू नको ऐकू त्याला चक्रात येतात म्हणेन काहीतरी लोक दुखल आणि कालचा उगीच्या उगी खाडा, काही काम नसताना बघा रात्री नव्हताच प्रवचन नगर म्हणतो जाऊ दे दुखते ना मग एकदाच चुकलं तर चुकलो दुसऱ्याच्या वेळा दुखणं नको रात्री प्रवचनच बंद म्हणजे त्याची इच्छा असली तर ऐकायला ना मिळतो नाही तर सगळी तयारी केली तर नाही हे प्रत्यक्ष प्रमाणे यंदाच ही सत्य कथा याच्याकरता इकडे तिकडे पाहायची गरज नाही तुम्ही काही कसे काय सांगता ऐका त्या विचारत चार। आला श्रद्धा नव्हती का बाकीचे काम धाम सोडून जर राहिले तर श्रद्धा हे सिद्ध आहे की नाही कालच काही जरूरत होती का चक्र यायची आल्या म्हणजे नग्न भैरव म्हणतो थांब आजच्या दिवस आळा आता तसा पडून फळात खाडा पडतो मग आणि मग ओरडतात की हा अजून असं झालं आम्ही तर मुद्दल ऐकलं ऐकलं का हा महत्वाचा प्रश्न आहे असा सगळ्या गोष्टीचा विचार झालेला असतो आता एक समोर घडलो म्हणून धार देऊन सत्सांगून टाकलं कोणी म्हणतील का याच्यात काय कठीण आहे बुवा तिथं ओरडतो तर दोन तास आपल्याला जायला काय हरकत लाऊड स्पीकर लागला बार बसलं तरी नाही ऐकलं इथे एक दिवस एक ग्रस्त ऐकायला बसले होते देवळात बसले होते आणि एकदम मजी बातमी आली की बारामती पुणे गाडीला ऍक्सिडे झाला हे सोडून देऊन गेले कार्यक्रम बारामती पुणे गाडीला ऍक्सिडेंट झाला पण ते पुण्याहून बारामतीला येणाऱ्या गाडीला नाही झाला बारामतीहून पुण्याला गाडीला झाला त्याच्यात याचं कोणी नव्हतं त्याच्यामुळे पुन्हा परत आले ते काही नाही म्हणे ऍक्सिडेंट झाला पण त्याच्यात आपला काही संबंध नाही म्हणजे ऍक्सिडेंट झाला ती गेला हे आहे बंध मी आणि माझ हे दोन आहे बंध अहम महात्मा बंध मोवर्जित मी आणि माझ हे दोन सुटले की मनुष्य मुक्त झाला आणि मी आणि माझ तुटलो की माणूस अडकला मग तो कशातही तुटो आणि कशातही अडको पण अडकला म्हणून जर सुट सुटी अर्धा ट्लोक हा अर्धा ट्लोक जन्मभर लक्षात ठेवला हे चोवीस हजार श्लोक विसरले तर चालेल माझ हे माझ हे सुटलं की मनुष्य मुक्त आहे आत्ता रोज आपण पेपर वाचताना शेकडो ऑक्सिडंट वाचतो हातातला चहाचा कप सुद्धा कधी ठेवत नाही पुरक ऑक्सिडंट नसला पाहिल्या पानावर बेचैन होऊन जात काय झालं आता कोणीच केलं नाही असं कस झालं बघतच म्हणजे इतकी सवय झाली ही दुष्ट बातमी वाचायची त्याच बातमीमध्ये याचा कोणी कुणीकडे कप पडतो कुणीकडे कपडे खराब होतात त्याचा पत्ता लागत नाही बायको म्हणते काय झालं आता काय व्हायचं राहिलं आपली बाबी यायची होती ते झाली संपली का अक्सिडेंट झाला त्यात नवराच रडत होता बायके रडायला सुरुवात जे येतो तो रडतो काय झालं बाबी कुठली बाबी निघाली होती की नाही ते माहीत नाही येणार होती की नाही त्याचा पत्ता नाही पण त्या गाडीला ऍक्सिडंट झाला आणि याला कधीतरी पत्र आलं होतं की अमुक दिवशी आम्ही येणार अमुक गाडीनं रडा थोड्या वेळानं बाबी बॅग घेतला की हजार रडणारे सगळे हसतात अरे बाबी आली बाबी मेदीच नव्हती तर नाही यायला काय झालं आणि मग सगळेजण विचारतात बाबे ते म्हणते त्या गाडीने निघणार होते पण निघायलीच नाही ती गाडी आम्हाला सापडलीच नाही बरं का म्हणतो नाही सापडली नाही सापडली त्या गाडीला ऍक्सिडेंट झाला म्हणजे मी आणि माझा हे आहे बंद मी आणि माझा सुटला की काय नाही त्या गाडीतले मेदे त्याच्याकरता याला पुढे सुतक काही नाही दुःख नाही त्यांच्या मदतीला जायची अपेक्षा नाही पड्याची बाबी मध्ये अडकली होती तो पर्यंत चालला मी आणि माझ हे आहे बंध मी आणि माझ सुटल की तो मनुष्य मुक्तो मग त्याला करा काय करावं लागत नाही सगळ्यात गोष्टी ते आहे सात्विक राजस्थाम सगळ्या निकात मी आणि माधव सुटल पाहिजे म्हणजे भगवान भेटतो कळलंच नाही कळलंच नाही तिथे बसले बसले वर्षभर बसले आणि भगवान घाबरला काय करतो काय त्या दगडावर बसून म्हणून परमात्मा दर्शनाला गेले त्यांच्या भक्त दर्शनाला गेला भक्ताच्या दर्शना दर्शना। हे तुमच्या गावातली कथा आणि त्यांना जडभर महाराज म्हणतात म्हणून त्यांच्या नावानी क्षेत्र प्रसिद्ध आहे यांच्या नाही हे जडभक्त आश्रम आहे मोरेश्वर आश्रम नाही एवढं महत्व आहे ते त्याच मी आणि माझ सुटलो मी आणि माझं सुटल्यावर कुठला मौर्य आणि कुठलं काय पण याच सुटलं नाही हे त्याच्याकरता घ्याव येत इतका फरक असतो हे सगळ्या कळल्या कथा व्यवस्थित म्हणजे मग त्याची खरी मजा येते आता या खंडामध्ये कर... लोभासुराचं चरित्र सांगण्यात आलेले हे सगळे दैत्य साधारण कोणी देवापासून आणि कोणी ऋषी जन्मले बहुसंख्य देवापासूनच देवांचा तमोगुण म्हणजेच दैत्य आणि देवांचा सत्वगुणाने कोणत्या तरी देवाचं रूप धारण करून त्या तमोगुणाला दूर करणे म्हणजे व्यवहार हा शिरस्ता। या तंत्राप्रमाणे एक दिवस भगवान शंकराच्या घरी मोठा मजेदार दरबार भरला आहे आणि राजराजेश्वरी प्रमसुंदरी त्रिभुवन भाग्यशाली भगवती जगदंबा त्या दरबार मध्ये आली हिच्यासारखी सुंदर ही एकच आहे अद्भुत अद्भुत वैभव आहे अद्भुत वैभव अद्भुत वैभव म्हणजे मुकुट मणी मरि मन जर विचाराचे तचारणा ये या जगदंबेचं वर्णन आहे भगवान विष्णूच्या ब्रह्माजीच्या मस्तकावरचे मुगुट आहेत या मुगुट्यावर जे रत्न आहेत या रत्नाची पडलेली जी प्रभा आहे तेज आहे या तेजाने पायाचे नख घासले गेले आहेत अशी भाग्यशाली म्हणजे ब्रह्मदेव जिच्या पायावर मुकुट घासतात विष्णूजीच्या पायावर आपला मुघुट घासतात असे जिचे श्री चरण अशी ती जगतचरणीच्या दरबारमध्ये झाली तिथे शंकराच्या जवळपास शंकराच्या मित्रात एक अतिभाग्यशाली मित्र आहे त्यांचं नाव कुबेर परमात्म्यांचं सगळंच विशेष हे शंकर सगळं एक अजबच तंत्र आहे एकदा जर शंकराचा परिवार व्यवस्थित कळला तर त्याचा हो इतका जगात कुठ नाही इतकं विक्षिप्त तंत्र कुणाचही नाही गोवा एका बैलावर बसतो बाई सिंहावर बसते तो सिंह त्या बैलावर सारखा टवकारून याच्या गळ्यामध्ये सर्प असतात तर लागलीच मोराच्या जवळ एक मोर असतो तो मोर त्या सर्वाकडे सर्प त्या मोराकडे पाहून जवळ उंदीर सर्प आहे सगळे जो सगळं पुलटत आज आणि अशा सगळ्यामध्ये भगवान शंकर राहतात आणि या सगळ्यावर आपलं प्रभुत्व ठेवतात म्हणून ते महादेव हे घरामध्ये किती वेडी बाकडी परिस्थिती विरुद्ध परिस्थिती कि किती असते एकदा शंकराच्या परिवाराकडे पहा इतका आपल्या कोणाच्याच घरात इतका घरदान असतो किती फाटलेले असलं घर आणि किती मुलगा बेकाम झालेला असला बायको ऐकत नसली आई जवळ घेत नसली बाप मानत नसला बोरगा धृस्त नसला तरी या शंकराच्या घरा इतकं आपलं तंत्र फाटलेलं नाही सग एक विरोध सगी सगले आनंदा खरात शंकर वे आनंदी रहने की खरी गरज है शंकर सुभाषित वर्णन करता ना करता स्वयं महेश भगवान शंकर स्वतः महेश सखा धनेश मित्र धनेश देवांची कुारुबेर गणेश भगवान गणेश नगेशाह सौंदर्य शालिनी ची एक पराकोपी है ही ईश्वरेच्छा हे चित्र ज्याच्या समोर राहील त्याला जगात कधी दुःख व्हायचं नाही त्याला आपलं फाटलं असं कधी वाटायचं नाही आणि आता माझी इतकी परिस्थिती बिघडलेली आहे आता मी काय करू तू शंकराकडे पाज रा एवढ्या परिस्थितीचा मालक जर असा राहतो तर तू पुण्या जागाचा पाला तुझं काय बिघडायचं काय आहे तुझ्या जवळ बिघडायला आपली बिघडून घ्यायची तरी तयारी आहे का आपली जायकी आहे काही ही ती पार्वती आल्या ते कुबेर आता त्या सौंदर्याचा तंत्रच तसा आहे त्याला कोण काय करणार निर्माण जगह अंता पर्यत है बदल वह नहीं जान मदनाला जिंक शंका